अध्याय बहात्तरावा पांडवांच्या राजस्वीयज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार श्री शुक म्हणतात युधिष्ठिर एके दिवशी मुनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बंधू आचार्य कुणातील ज्येष्ठ नातलक संबंधित आणि कुटुंबियांच्याबरोबर राज्यसभेत बसला होता सर्वांच्या देखतच श्रीकृष्णांना उद्देशून तो म्हणाला हे गोविंदा यज्ञाचा राजा अशा राजस्वी यज्ञाने मी आपल्याला पावन विभुती स्वरूप देवतांचे पूजन करू इच्छितो हे प्रभू आपण माझा हा संकल्प पूरा करावा हे कमलनाभा सर्व अमंगल नष्ट करणाऱ्या आपल्या चरणकमलांची जे लोक निरंतर सेवा करतात ध्यान आणि स्तुती करतात तेच खरे पवित्र होत ते संसारापासून आपली सुटका करून घेतात आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली तर त्यांचीसुद्धा त्यांना प्राप्ती होत परंतु अभक्ताना मात्र काहीच मिळत नाही हे देवदेवा या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेचा प्रभाव पाहू दे वंशी आणि सुंजय वंशी राजांपैकी जे लोक आपले भजन करतात आणि जे करीत नाहीत त्यांच्यामधील अंतर हे प्रभू आपण लोकांना दाखवा प्रभू आपण सर्वांचे आत्मा समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात स्वत ब्रम्ह आहात आपल्या ठाई आपपरभाव नाही तरी सुद्धा जे आपली सेवा करतात त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतेच त्या फळामध्ये जो कमी अधिकपणा असतो तो सेवेनुसार असतो या उलट कधी होत नाही श्रीभगवान म्हणाले हे शत्रुवर विजय मिळवणाऱ्या धर्मराजा आपला निश्चय अतिशय चांगला आहे हा यज्ञ केल्याने सर्व लोकांमधे आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल हे राजन, आपला हा महायज्ञ ऋषी पितर दवता संबंधित आम्ही आणि सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आह पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे आणि सर्व सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ कर महाराज तुझे हि चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मलिआहे संयमी अशा तू इंद्रियांवर ताबा नसणाऱ्यांना प्राप्त न होणाऱ्या मला जिंकून घेतल्या आह जगात देव देवसुद्धा तेज यश लक्ष्मी की ऐश्वर यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाहीत मग एखाद्या राजाची काय कथा का श्री शुक म्हणतात भगवंतांचे म्हणणे ऐकून संतुष्ट झालेल्या युधिष्ठिराचे मुखकमल प्रफुल्लीत झाले त्याने श्रीकृष्ण तेजाने अधिकच प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा दिली त्याने शृंजयवंशी वीरांसह सहदेवाला दक्षिण दिशेकडे नकुलाला मत्स्यदिय वीरांसह पश्चिमकड अर्जुनाला केकदिय वीरांसह उत्तरक्ीमसत्नाला मद्रदिय वीरांसह पूर्व दिशव परीक्षिता त्या वीरांनी आपल्या सामर्थ्यान सर्व दिशांकडील राजांना जिंकल आणि यज्ञ करू इच्छिणाऱ्या युधिष्ठिराला विपुल धन आणून दिल अजून जरासंध अजिंक्य आह ऐकून राजाला काळजी वाटू लागली त्यावछी श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितल उपाय त्याला सांगितला परिक्षिता यानंतर भीमसेन अर्जुन आणि श्रीकृष्ण हे तिघेही ब्राह्मणांचा वेष घेऊन गिरीब्रजाला गेले तिथे जरासंध राहत होता राजा जरासंध ब्राह्मणांचा भक्त आणि गृहस्थूचित धर्माचे पालन करणारा होता वरील तिघे क्षत्रिय ब्राह्मणाचा वेष घेऊन अतिथी सत्काराच्या वेळी जरासंधाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे याचना केली राजन आपले कल्याण असो आम्ही तिघे जणं आपले अतिथी म्हणून आलेलो आहोत आणि फार लांबून आलेलो आहोत म्हणून आम्ही मागू ते आम्हाला द्यावे सहनशील माणसे काय सहन करू शकणार नाहीत दुष्ट माणसांना न करण्यासारखी काय असते उदार पुरुष काय देऊ शकत नाहीत आणि समदर्शी असणाऱ्याला परका कोण आहे जो मनुष्य स्वतः समर्थ असूनही या नाशवान शरीराने सज्जनांनी वाखडण्या योग्य अविनाशी यश मिळवत नाही त्याची निंदा करावी तेवढी थोडीच त्याच्या विष्ठ योग करोग्य आह राजन हरिश्चंद्र रन्तीदेव धान्याच शेतात पडल दाणे उदर निर्वाह करणारे मुदगल शिबी बली व्याध कपोत इत्यादी पुष्कळ अशा व्यक्तींनी अतिथीला आपले सर्वस्व द नाशवान शरीरान अविनाशी पद प्राप्त करून घे श्री शुक्क म्हणतात जरा संधाने त्या लोकांचा आवाज त्यांचे रूप मनगटांवर धनुष्याच्या दोरीचे पडलेले घट्ट ही चिन्हे पाहून ते क्षत्रिय आहेत हे ओळखले आता त्यांना पूर्वी कोठे पाहिले असाव याविषयी तो आठू लागला हे खात्रीन क्षत्रीय असून ब्राह्मणाचा वेष घल म्हणून त्यांना मी याचनाकल्यास देण्यास कठीण असे माझे शरीरही देईन भगवंतांनी ब्राह्मणाचा वेध धारण करून बलीच सारे ऐश्वर्य हिरावून घेतले तरी तरीसुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र किर्ती आज सुद्धा ऐकिवात आह भगवंतांनी इंद्राची राज्यलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाच रुप धारण कलि होत हाहीत असूनही आणि शुक्राचार्यांनी अडवूनही दैत्यराजान त्यांना पृथ्वीच दान दिलचना जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही याचा जगण्याला काय अर्थ आहे उदार अंतकरणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण अर्जुन आणि भीमसेनाला म्हटले ब्राह्मणानो आपणास पाहिजे ते मागा मी आपल्याला माझे मस्तकसुद्धा द्यायला तयार आहे श्रीकृष्ण म्हणाले राजेंद्रा आम्हाला अन्न नको आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलेलो हो। आहोत आपली इच्छा असेल तर आपण आम्हाला द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी हे पहा हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे मी या दोघांचा मामे भाऊ आणि तुझा शत्रू कृष्णा आहे श्री कृष्णानी असे सांगितले तेव्हा राजा जरासंध खो खो करून हसू लागला आणि म चिडून म्हणाला अरे मूर्खांनो तुम्हाला जर युद्धच हवे असेल तर मग ते देतो परंतु कृष्णा तू भित्र आहेस युद्धामधू माझ्या भीतीने मथुरा नगरी सोडून समुद्राला शरण गेलास म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही हा अर्जुन सुद्धा वयाने माझ्यापेक्षा लहान असून माझ्याबरोबरीचा बलवान वीर नाही म्हणून मी याच्याबरोबरही लढणार नाही हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे असे म्हणून जिरासंधाने भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वतः दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहर आला नंतर युद्धाची खुमखुमी असलखि दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडल आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेने एकमेकांवर प्रहार करू लागले ते डावीकडे उजवीकडे वेग असे वेगवेगळे पवित्रे बदलत असता असे शोभून दिसत होते की जणूकही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा अभिनय करीत आहेत परीक्षेता जेव्हा एकाची गदा दुसऱ्याच्या गदेला टक्कर देत असे तेव्हा वाटे की झुंजणाऱ्या दोन हत्तींच्या दातांचा खटखट आवाज येतो आहे किंवा विजांचा कडकडाट होतो आहे जेव्हा दोन हत्ती अतिशय रागाने झुंजू लागतात आणि रुईच्या फांद्या तोडून एकमेकांवर त्यांचे तडाखे देतात त्यावेळी त्या, त्या फांद्यांचे तुकडे तुकडे होतात त्याप्रमाणे जेव्हा जरासंध आणि भीमसेन बाहूबलाने आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे कंबर पाय हात मांड्या आणि खांद्यांचे सांधे यावर वार करू लागले तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला अशाप्रकारे जेव्हा गदांचा चक्काचूर झाला तेव्हा ते दोघेही वीर रागाने ठोसे लगावून एकमेकांचे चूरण करण्याचा प्रयत्न करू लागले त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचे वारस होते दोन प्रमाणे लढणाऱ्या त्यांच्या थपडा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे भासत होता परीक्षिता जरासंध आणि भीमसेन या दोघांचेही युद्धातील कौशल्य बळ आणि उत्साह सारखाच होता दोघांची शक्ती जराही कमी झालेली नव्हती त्यामुळे जयपराजयाचे चिन्ह दिसते दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे राहत आणि दिवसा अटीतटीने लढत महाराज अशा प्रकारे लढता लढता त्यांचे 27 दिवस निघून गेले राजा अठ्ठावीसाव्या दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ श्रीकृष्णाला म्हणाला माधवा युद्धामध्ये मी जरासंधाला जिंकू शकणार नाही श्रीकृष्णांना जरासंधाचे जन्ममृत्यू माहीत होते तसे जरा नावाच्या राक्षसिणीने जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे जोडून त्याला जीवदान दिलेले आहे हेही ते जाणत होते म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंधाच्या वधाच्या युक्तीविषयी विचार केला त्यांनी त्याच्या मृत्यूचा उपाय म्हणून एक फांदी मधोमध चिरून ती खूण म्हणून भीमसेनाला दाखवली विराग्रणी परमशक्तिशाली भीमसेनाने श्रीकृष्णांचा अभिप्राय जाणून जरासंधाचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले नंतर त्याने त्याचा एक पाय आपल्या पायाने खाली दाबला आणि दुसरे आपल्या दोन्ही हाताने पकडला यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो त्याप्रमाणे गुदद्वारापासून त्याला मधोमध तेव्हा लोकांना जरासंधाच्या शरीराचे एक पाय मांडी अंडकोश कंबर पाठ स्तन खांदा भुजा डोळे भुवया आणि कान वेगवेगळे झालेले दोन तुकडे दिसले मगधर आज जरासंधाचा मृत्यू झाल्यावर तिथल्या प्रजेमध्ये हाकार उडाला त्याचवेळी श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला सर्व ज्यांचे स्वरूप जाणणे कठीण जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहेत त्या श्रीकृष्णाने जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव याला मगधाधिपती म्हणून अभिषेक केला आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवले होते त्यांची कारागृहातून सुटका केली समाप्त.